वर्णन। नारद हे मी तो राजा विचार लागला। गेली। असे म्हणून तो विलाप करू लागला तो म्हणाला हे कमलाक्षी तुझ्या वाचून मला हे जीवन व्यर्थ वाटत आहे तुझ्या विरहामुळे माझा प्राण गेला असता तर बरे झाले असते तुझ्या वाचून मला आनंद राहिला नाही हे विशाल नयने तुझे मजबरील प्रेम कोणीकडे गेले तू उदकात बुडल्यावर तू कुर्म मच्छादी जलचरांचा भक्षस्थानी पडलीस काय हे सुंदरी पुत्रांसह तू परलोकी गेलीस खरोखरीस तू धन्य आहेस पतीचा त्याग करून पुत्रप्रेमाने मोहित होऊन स्वर्गात गेलीस पुत्र आणि भार्या दोघेही नष्ट झाल्यामुळे मी फारच दुःखी झालो आहे स्त्री विराचे दुःख फक्त रामच जाणतो पती बरोबर सती जाण्याचा सा धर्म सांगून मुनींनी स्त्रियांवर फारच उपकार केला आहे शेवटी श्री श्रीहरीने विलाप करणाऱ्या राजाच्या दुःखाचे निवारण केले ते, के ते म्हणाले हे राजेंद्रा शोकाचा त्याग कर तुझे स्त्री नाहीशी झाली नाही अरे शास्त्रांचे श्रवण ज्ञानवंतांशी सहवास यापैकी तू काहीच केले नाहीस पण वियोग संयोग यातील फरक तुला माहीतच नाही हे सर्व दैवाधीन आहे म्हणून हे राजा तू घरी तु जा तुझ्याशी संयोग झालेल्या स्त्रीचे माता पिता तुला माहित नाही ती सरोवर करण ती स्त्री पुन्हा येणार नाही तू वृथा शोक करू नकोस कारण मानवाला सुख व दुःख चिरंतन असे मिळत नाही सुख दुःखाचे भ्रमण नित्य चालू असते पुत्राला राज्य देऊन तू मनात गमन कर हा मानव देह क्षणभंगूर असल्याने आत्मसाधन करावे सुख, जिव्हा सुख ही सुखे पशु सुद्धा उपभोगतात ज्ञान मनुष्याशिवाय नाही भगवतीच्या मायेने हे सर्व जग मोहित झाले आहे म्हणून हे राजा तू आता शोक करू नकोस हे ऐकून राजाने स्नान केले आणि तो शोक रहित होऊन स्वस्थानी निघून गेला नंतर मी श्रीहरी ला म्हणालो हे देवा खरोखरच मायेचे सामर्थ्य केवढे आहे हे मला पटले कारण स्त्रीत्व प्राप्ती नंतरच्या सर्व घटना आता मला स्मरतात पण स्त्रीत्व प्राप्त झाल्यावर मात्र माझे पूर्व स्मरण एकाएकी नाहीसे झाले हे जगदीशा मी त्यावेळी इतका मोहश कसा झालो स्त्री असताना मी विविध प्रकारचे उपभोग घेतले सुरापान देखील मी केले मी नारद असल्याची थोडीही स्मृती त्यावेळी मला नव्हती आज मात्र ते सर्व आठवते आहे असे कसे झाले विष्णू म्हणाले नारदा माया विश्वाच्या विविध तऱ्हेच्या दशा आहेत जागृती स्वप्न सुशुप्ती तुर्या या दहा दशा या दशा प्राण्यांना प्राप्त होतात पण हा भ्रम आहे याची त्यांना जाणीव नसते कारण उपदेशाशिवाय हे समजत नाही निद्राधीन पुरुषाला कसलीही जाणीव नसते पण जागेपणी मात्र त्याला सर्व स्मरत असते निद्रा चित्त चंचल होते म्हणून विविध स्वप्ने पडतात मनातील भेदामुळे आपणाला ती विविध दृश्ये भासतात हत्ती आपल्या अंगावर येत आहे पण आपण पडू शकत नाही आता आपले कसे होणार असे आपणाला स्वप्नात वाटू लागते केव्हा आपली आणि आपल्या मृत आप्तांची स्वप्नात भेट होते आपण त्यांच्याबरोबर जेवतो गप्पा गोष्टी करतो नंतर जागृत झाल्यावर आपणाला त्याचे स्मरण होते आपले स्वप्न तो इतरांना सांगतो हा भ्रम असल्याचे तू मान्य करतो पण स्वप्नात मात्र त्याला ते सत्य वाटते म्हणून मायेचे आकलन होणे सर्वस्वी अशक्य आहे हे नारदा मी महेश्वर ब्रह्मदेव यांनाही मायेचा अंत समजला नाही कारण या गुणांचे ज्ञान कोणालाच होत नाही हे सर्व चराचर जग त्रिगुणात्मक आहे मी जगदीश्वर असलो तरी मी सत्वगुणी आहे शिवाय रज आणि तम गुण माझे ठिकाणी आहेतच तसेच हे नारदा ब्रह्मदेवाच्या ठिकाणी रजोगुण तीव्र असला तरी सत्व आणि तम हेही गुण आहेत शिवाचे ठिकाणी रजोगुण गौणाने का होईना आहेतच तेव्हा त्रयगुणांशिवाय असलेला कोणीही पुरुष विद्यमान नाही पुरुषाने मोहोवश होऊ नये हा संसार मायेनेच भरलेला आहे हे नारद मुने, त्या मायेचे अस्तित्व तुला आता समजले आहे मायेने मोहित होऊन तू अनेक भोग भोगले असतानाही तू आता तिच्या अद्भुत चरित्राविषयी का विचारित आहेस अध्याय दिसावा समाप्त